ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेहा अध्याय एकविसावा भरतवंशाचे वर्णन राजा रंथिदेवाची कथा शुकाचार्य म्हणाला विथाचा पुत्र मन्नू मन्नूला ब्रहतक्षत्र जय महावीर्य नर आणि गर्ग असे पाच पुत्र झाली नराचा पुत्र संस्कृती होता परीक्षिता गुरु आणि रंथीदेव असे संस्कृतीचे दोन पुत्र होते रंथिदेवाचे निर्मल यश या लोकात परलोकातही गायले जाते रंथिदेव काही उद्योग न करता आकाशाप्रमाणेच योगाने जे प्राप्त होईल त्याचा उपभोग घेत असे त्यामुळे दिवसेंदिवस त्याची पुंजी कमी होऊ लागली स्वतः उपाशी राहूनही जे काही मिळेल तेही तो देऊन टाकत असे दारिद्र्यामुळे कुटुंबासह दुःख भोगीत असूनही तो खंबीर होता एकदा अठ्ठेचाळीस दिवस असे गेले की त्यांना पाणीसुद्धा प्यायला मिळाले नाही एकूण पन्नासाव्या दिवशी सकाळीच त्यांना थोडेसे तूप खीर हलवा आणि पाणी मिळाले संकटात असलेले ते कुटुंब तहान आणि भुकेने व्याकुळ होऊन कापत होते त्यांनी भोजन करण्याची तयारी केली तेवढ्यात एक ब्राह्मण अतिथी आला रंतीदेव सर्वांमध्ये श्री भगवंताचेच दर्शन करीत असे म्हणून त्यांनी अत्यंत श्रद्धेने आदरपूर्वक त्या अन्नातील पुरेसे भोजन त्या ब्राह्मणाला दिले ब्राह्मण भोजन करून निघून गेला परीक्षिता आता उरलेले अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली त्याचवेळी एक दुसरा शुद्र अतिथी आला भगवंताचे स्मरण करीत रणती देवाने त्या उरलेल्या अन्नातील काही भाग त्या अतिथीला खाऊ घातला शूद्र निघून गेल्यावर कुत्र्याने घेऊन आणखी एक अतिथी आला तो म्हणाला राजन मी आणि माझे हे कुत्रे भुकेलेले आहोत आम्हाला काहीतरी खायला द्या जे काही शिल्लक राहिले होते ते सर्व रणथी आदरपूर्वक त्याला दिले आणि ते कुत्रे आणि त्यांचा मालक यांना ईश्वर मानून नमस्कार केला आता फक्त पाणीच उरले होते आणि ते सुद्धा एकाच माणसाला कोरण्याइतकेच ते आतापसात वाटून घेऊन पिणार इतक्या एक चांदाळ येऊन म्हणाला मी चांदाळ आहे मला पाणी द्यावे जी उच्चारताना ज्याला अत्यंत कष्ट होत होती असे त्या चांदाळाची करुणापूर्ण वाणी ऐकून रंतीदेवाचे हृदय दयेने भरून आली आणि तो असे अमृतमय शब्द बोलला आतशुद्धी परमगती किंवा मोक्ष मी भगवंताकडून इच्छित नाही मी फक्त एवढेच इच्छितो की मी सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांचे सर्व दुःख मीच सहन करावे जेणेकरून त्यांना दुःख होणार नाही हा दीन प्राणी पाणी प्याल्यानेच जिवंत राहणार असल्यामुळे मी पाणी दिल्यामुळेच त्याचा जीव वाचणार आणि त्यामुळे आता माझी तहानभूक शरीराचा आशक्तपणा दिनता ग्लानी शोक विषादा आणि मोह हे सर्व नाहीश होणार रंथिदेव स्वतः जरी पाण्यावाचून तडफडत होता तरीसुद्धा स्वभावतात त्याचे हृदय करुणेने भरलेले असल्यामुळे त्याने ते पाणी त्या चांदळाला दिले वास्तविक हे अतिथी भगवंताने रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रूपे होती परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्या भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे त्रिभुवनाचे स्वामी ब्रह्मदेव विष्णू आणि महेश असे तिघेही जण त्यांच्यासमोर प्रगट झाले रंथीदेवाने त्यांच्या चरणांना नमस्कार केला तो अनासक्त व निस्पृह असल्यामुळे त्याने भक्तिभावाने आपले मन भगवान वासुदेवामध्ये तन्मय केले परीक्षिता इतर कोणत्याच वस्तूची इच्छा न करता त्याने आपले मन पूर्णपणे भगवंताकडे लावले म्हणून त्याच्या बाबतीत त्रिगुणमय माया जागृतीनंतर स्वप्न नाहीशी व्हावी तशी नाहीशी झाली रंथी देवाच्या बरोबर ही त्याच्या संगतीच्या प्रभावाने भगवन्मय योगी झाली गार्गापासून शिनी आणि शिनीपासून गार्ग्याचा जन्म झाला गार्गे जरी क्षत्रिय होता तरी सुद्धा त्याच्यापासून ब्राह्मणवंश चालला महावीर्याचा पुत्र दुरितक्षय होता दुरितक्षयाचे प्रयाारुणी कवी आणि पुष्करारुणी असे तीन पुत्र झाले हे तिघेही ब्राह्मण झाले ब्रहतक्षत्राचा पुत्र हस्ती झाला त्यानेच हस्तिनापूर वसवले होते त्यानेच हस्तीनापूर वसवले होते हस्तीचे अजमिढ द्विमिढ आणि पुरुमिढ असे तीन पुत्र होते अजमेढाच्या पुत्रांपैकी प्रियमेध इत्यादी ब्राह्मण झाले आज अजमेढाच्या एका पुत्राचे नाव ब्रहदिशू होते ब्रहदशूचा पुत्र बृहदनू ब्रह झाला बृहदनूचा बृहत्काय आणि बृहकायाचा जयद्रथ झाला जयद्रताचा पुत्र विषद आणि विषदाचा सेनजित सेनजिताचे ऋषिराशिव दृढहनु काश्य आणि वत्स्य असे चार पुत्र झाले रुचिराश्वाचा पुत्र पार होता आणि पाराचा पृथ्वीसेन पाराच्या दुसऱ्या पुत्राचे नाव निप असे होते त्याचे शंभर पुत्र होते याच निपाने शुक यांची कन्या पृथ्वी इच्छाशी विवाह केला होता तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला ब्रह्मदत्त योगी होता त्याला पत्नी सरस्वती पासून विश्वक्सेन नावाचा पुत्र झाला याच विश्वकसेनाने जैगी उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली विश्वक्षेनाचा पुत्र उदक्ष उदक्षाचा सत्यध्रती सत्य ध्रतीचा दृढनेमी आणि दृढ नेहमीचा पुत्र सुपार्श्व झाला सुपार्श्वापासून सोमती सुमतीपासून सन्नतिमान सन्नतिमानापासून कृती झाला त्याने हिरण्यनाभापासून योग विद्या प्राप्त के लिए होती संहिता रचल हो कृति पुत्र नीप होता नीपा उग्राध उग्राधा हुद। क्षेम्य क्षेम्या सुवीर का पुत्र रिपुंजय होता रिपुंजय पुत्र बहुरथ होता द्विमिढ़ा भा पुरुमीढ़तान नहीं आजा मिढ़ा दुसर पत्नी चीना नलिनी होती तिचापासन नीला जन्म नीला शांति शांति का सुशांति सुशांति का पुरुष पुरुषा अर्क आर् भार्म्याश्वर्म्याश्वाच मुदगल यविर बृहदीशु कांपिल्य संजय अच्छ पुत्र भार्म्याश्व मनाला हे चार पुत्र पांच देशां शासन करना समर्थ है ही पंचाल नावा प्रसिद्ध मुदगलापासन मौदगुल्य नावा ब्राह्मण गोत्र सुरू जा भर्म्याश्वाचा पुत्र मुदगल याला जुळे झाले त्यापैकी पुत्राचे नाव दिवोदास आणि कन्याचे नाव अहल्य होती। अहल्या होते अहल्याचा विवाह गौतमाशी झाला गौतमाचा पुत्र शतानंद शतानंदाचा पुत्र सत्यध्रती होता तो धनुर्विदेमध्ये निपुण होता सत्यध्रतीच्या पुत्राचे नाव शरदवान होते एके दिवशी उर्वशिला पाहताच शरदवानाचे वीर्य गवतावर पडले त्यापासून शुभलक्ष्मी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला तिकडे शिकारी साठी गेलेल्या शंतूनची दृष्टी त्यांच्यावर पडली दयाळू अंतकरणाने त्याने दोघांनाही उचलून घेतली त्यापैकी जो पुत्र होता त्याचे नाव कृपाचार्य झाले आणि जी कन्या होती तिचे नाव कृपी झाली हीच कृपी द्रोणाचार्याची पत्नी झाली या ठिकाणी एकविसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण बंधू आणि भगिनीमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात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 स्मरण शक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य त्या निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफ साठी सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बसेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत सीडी आहेत माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये आग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीशवा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 सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा। करावीपणे माणसाला इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर